पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सदोतीसावे समेटाच्या कालातील कटकटी मंडलाकार परिषदेला गांधीजींनी जावे न जावे या प्रश्नाची भवती न भवती एकसारखी सुरु होती पण निश्चित उत्तर काही मिळेच ना अगदी शेवटच्या घटकेपर्यंत कोणालाच कल्पना नव्हती काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला अथवा खुद्द गांधीजींनाही कल्पना नव्हती नवे नवे प्रसंग घडून येत त्याप्रमाणे वातावरणात उतार होईल त्याबरोबर प्रश्नाच्या उत्तरातही बदल पडे राज्यघटनेचा पाया मंडलाकार परिषदेनं तयार केलेलाच आहे चित्रातील मुख्य रेषा उडून झालेल्या आहेत आता फक्त रंगभरणी बाकी आहे असे ब्रिटिश सरकारकडून सांगण्यात येईल पण काँग्रेसच्या मते जे काही चित्र कढावायचे रंगवायचे असेल त्याची अगदी कोऱ्या कागदावर सुरुवातीपासून मांडणी करणे आवश्यक होते संयुक्त राज्यघटना व संरक्षक बंधने यांच्या कल्पना दिल्ली समिटांवयी मान्य करण्यात आल्या हे खरे पण हिंदुस्तानचा प्रश्न संयुक्त राज्यघटनेच्या द्वारा सुटेल ही गोष्ट आम्ही कितेरी दिवसापासून मान्य करीत आलो आहोत परंतु तेवढ्यावरून मंडलाकार परिषदेत तयार झालेली संयुक्त राज्यघटना आम्हाला मान्य आहे असे तर्कशास्त्र लढवीने योग्य ठरले नसते राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक क्रांती यांच्याशी पूर्णपणे सुसंगत अशीच संयुक्त घटनेची कल्पना होती परंतु संरक्षक बंधने मात्र स्वातंत्र्याच्या कल्पनेशी सुसंगत आहेत हे सिद्ध करणे कठीण झाले असते त्यांच्या योगाने हिंदुस्तानच्या अधिराज्याला फार मोठा बाद येणार होता तथापि हिंदुस्थानच्या हिताची ही, ही पुस्ती बंधनाच्या मागे जोडलेली असल्यामुळे नदीतून बाहेर पडण्याचा राजमार्ग नसला तरी थोडीशी फट आम्हाला मिळण्यासारखी होती सैन्य परराष्ट्रीय खाते व आर्थिक धोरण यांच्यावर पूर्ण ताबा इतके दिल्याशिवाय घटनेचा स्वीकार करण्यात येणार नाही आणि हिंदुस्थानच्या परराष्ट्रीय कर्जाची छाननी केल्याशिवाय ते फेडण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार नाही हे कराची काँग्रेसमध्ये स्पष्ट झाले होते त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या ठरावामुळे काँग्रेसला कोणत्या राजकीय व आर्थिक पुनर्घटना इष्ट वाटतात ती समजण्यासारखे होते। मंडलाकार परिषदच्या निर्णयांच्या व हिंदुस्थानातील विद्यमान राज्यकारभाराच्या चौकडीत काँग्रस्तची हे धोरण बसण अगदी अशक्य होते। काँग्रस्त व सरकारच्या दृष्टीकोनात सातार समुद्राचे अंतर असल्याकारणाने त्यांची कधी काळी संगती जुळे ही कल्पना असंभाव्य कोटीतील वाटत होती मंडलाकार परिषद आपल व सरकारच कोणत्याही बाबतीत एकमत होईल अशी फारच थोड्या काँग्रस्त भक्तांची अपक्षा गांधीजी वस्तुता आशावादी फन फारसे काही निष्पन्न होईल असे त्यांनाही वाटत नव्हते पण निराश न होता अगदी अखेरपर्यंत प्रयत्न करण्याचं त्यांनी ठरविले दिल्ली समिटाप्रमाणे प्रयत्न करणे तर प्राप्तच होते मात्र मंडलाकार परिषदेसमोर आमची बाजू साखली आणि मांडण्याची स्वतंत्रता आम्हा मिळाली व आमच्या या स्वातंत्र्याच्या मार्गापूर्वी ठरलेल्या निर्णयांची आडकाठी लावण्यात आली नाही तरच काँग्रेसने परिषदेत भ्यात घ्यावा असं ठरले होते हिंदुस्थानातील परिस्थिती बिकट झाली असती तर मंडलाकार परिषदेला जाणे तसेच राहिले असते कारण मग सरकारबरोबर दोन हात करून भयंकर दडाशाहीला तोंड द्यावे लागले असते आणि इकडे आमची घरेदारी जळू लागल्यावर आगीच्या डोंबाकडे डोळ झाक करून राज्यघटनेच्या शास्त्रार्थाची चर्चा काँग्रस्त प्रतिनिधींनी लंडनमध्ये बसून करण अनुचित ठरल असत देशातील परिस्थिती भराभर बदलत होती बंगाल संयुक्त प्रांत आणि सरद्द प्रांत यातील बदल चांगलाच लक्षात येण्याजोगा होता बंगालमधील हजारो राजबंदी तसे तुरुंगात राहिले दिल्ली समिटाचा त्यांना काहीच फायदा झाला नाही शिवाय स्थानबद्ध कैदी होते हे निराळेच राजद्रोहाच्या निमित्ताने नवे नवे लोकांची धरपकड सुरुच होती सरकारने अगदी समिटापूर्वीच्याच नेट आणि ने दडोशाईचे सत्र चालू ठेवले आहे असे दिसून येत होते बंगालमधील दहशतवादामुळे तिथील काँग्रेसचे काम बिकट होऊन बसले होते काँग्रस्त नित्य कार्याजवळ कायदेभंगाच्या मानाने दहशतवाद्यांच्या कार्याचे क्षेत्र व महत्व फारास अल्प होते तथापि त्यांच्या कामाचा गाजावाजा अतिशय होऊन त्यांच्याकड़ लोकांचे लक्ष जात असं दहशतवादाच्या वातावरणात काँग्रेसचा शांततामय प्रत्यक्ष प्रतिकार सुद्धा जोमाने मोहधरीना परंतु दहशतवादी कार्याच्या पाठोपाठ सरकारची जी सक्त दडपशाई सुरू होई, तिचा प्रसाद मात्र दहशतवादी व वा बिनदहशतवादी कार्यकर्त्यांना सामान्यता सारख्याच प्रमाणात भोगावा लागेल कायदे दहशतवाद्यांसाठी केलेले असले तरी तेथील पोलीस व अधिकारी यांना अप्रिय वाटणाऱ्या काँग्रेसमधील व वा मजूर शेतकरी यांच्यामधील कार्यकर्त्यांवर ते लागू केल्याशिवाय का राहतील तुरुंगात कुजत पडलेल्या स्थानबद्ध कैद्यांपैकी कित्येक कायद्यांचा दहशतवादाशी कदाचित काही संबंधही नसेल पण आपले निरपराधित्व सिद्ध करण्याची अथवा आपल्याविरुद्ध आणलेला पुरावा खोडून काढण्याची संधीच त्यांना मिळालेली नव्हती आपण सरकारचे कोणते घोडे मारले हेही त्यांना कळलेले नव्हते राजकीय गुन्ह्यांच्या बाबतीत हिंदुस्थानातील कायदे किती सूक्ष्म व सरकोष केलेले आहेत ते सुप्रसिद्धच आहे त्यांच्या जाळ्यातून सहसा कोणी निष्ठावायचा नाही इतके असून सुद्धा या लोकांची न्यायासनासमोर चौकशी करण्यात आली नाही याचं कारण पोलीस जवळ भरपूर पुरावास नसावा पुष्कदा असेही प्रसंग घडतात की कोर्टात निर्दोषी ठरून माणूस बाहेर पडतो न पडतो तोच त्याच्या हाती बिळ्या ठोकून स्थानिक कैदी म्हणून त्याला तुरुंगात ढकलण्यात येते बंगालमधील हा पेस सुरुच्या बाबतीत वर्किंग कमिटी अगदी मेटा आलेली होती बंगालचा प्रश्न निनिळ्या स्वरुपात पुढे उभा राही व वर्किंग कमिटी त्यासंबंधी यथाशक्ती निर्णय देत असे प्रश्नाचे मूळ उपड्डे जाणार नाही हे ती ओळखून होती पण वर्किंग कमिटीला तरी दुसरा तिसरा काय मार्ग होता तथापि वर्किंग कमिटीचे हे वर्तन पाहून बंगालमध्ये असंतोष वाटू लागला काँग्रेसचे कार्यकारी मंडळ व इतर प्रांत यांच्या मनात आपल्याविषयी सहानुभूती वसत नाही संकटमयी सर्व सोयरे आपणा सोडून जातात असे बंगालला वाटू लागले ही कल्पना सर्वस्वी खोटी होती सर्व देशाला बंगालविषयी आपुलकी वाटत असे पण या भावना परिणामकारक रीतीने व्यक्त कशा कराव्या ते मात्र लोकांना समजत नव्हते शिवाय ज्याला त्याला आपल्या परसात लागलेल्या आगी विधवावायाच्या होत्याच संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांचा प्रश्न फारच बिकट होत चालला होता या संबंधात प्रांतिक सरकारने काल हरणाचे धोरण स्वीकारले होते धाक दपश्या देऊन वसुलीला सुरुवातही करण्यात आली जप्त्या वगैरेचे सत्र सरसकट सुरु झाले आम्ही सिरोलमध्ये असताना दोन तीन ठिकाणी वसुलीची जबरदस्ती केल्यामुळे शेतकऱ्यांचे दंगेही पटले दंगे तसे फार मोठे नव्हते परंतु दुर्दैवाने त्यात एका जमीनदाराचा किंवा त्याच्या हस्तकाचा खून पडला गव्हर्नर सर मालकम हेरी यांच्याबरोबर संयुक्त प्रांतातील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी गांधीजी नैनिताल येथे गेले होते तेथील वाटाघाटी वांझ ठरल्या सरकारने सूट जाहीर केली ती अपेक्षेपेक्षा पुष्कळच कमी होती खेड्यातून अतिशय जोराची अशी चळवळ अव्याहत चालू होती जमीनदारांबरोबर सरकारची दडपशाई सुरू होऊन हजारो शेतकऱ्यांची हकलपट्टी वाव्यास लागली व त्यांच्या मालमत्तेवर जप्त्या येऊ लागल्या त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की दुसरा तिसरा देश असता तर शेतकरी खात्रीनेच बंडा करून उठते ते हिजेपासून अलिप्त राहिले त्याचे बरेचसे श्रेय माझ्या मते काँग्रेसला दिले पाहिजे उलट शेतकऱ्यांवर मात्र हवा इतका अत्याचार करण्यात आला या संकटकालात धान्याचे भाव अतुरात उतरल्यामुळे त्यांच्या जमिनी अद्याप हिसकावून घेतलेल्या नव्हत्या अशा दरिद्र लोकांना घासभरांना तरी मिळू लागले की एक त्यातल्या बरी गोष्ट घडली म्हणावा अशी सरद्ध प्रांतातही बंगालप्रमाणेच परिस्थिती होती ते येथील राज्यकारभार नेहमीच लष्करी स्वरूपाचा असे व खास कायद्याप्रमाणे व वट हुकूमाप्रमाणे व्यवस्था चालत असून साध्या गुन्ह्याबद्दल भयंकर कडक शिक्षा देण्यात येईल त्यामुळे तिथे नेहमीच आग धुमसत असायची अशा प्रकारच्या जुलमी राज्यक्रमांचा प्रतिकार करण्यासाठी अब्दुल गफार खान यांनी फार मोठी चळवळ सुरू केली व लवकरच सरकारच्या डोळ्यात ते सलू लागले सहा फूट तीन इंच उंचीचा त्यांचा धिप्पाड देह खेडोपाडी नजरेस पडू लागला ठिकठिकाणी त्यांनी डगलेवाड्यांची केंद्रे प्रस्थापित केली व लवकरच त्यांनी व त्यांच्या पट्टशिष्यानी सर्व प्रांतात खुदाई खिदमतगाराचे जाळे विनवून टाकले हे लोक पूर्ण शांततेने आपल्या कार्याचा प्रचार करीत असत त्यांच्यावर संदिग्ध असे अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले असले तरी अत्याचाराचा एकही एक आरोप साबित झालेला नाही युद्धाचे व वा वातावरण सरहद्द प्रांतात पिढ्यानपिढ्या प्ल्या चालत आलेले असून सरहद्दीवरील आडदाण लोकांचा शेजारही खुदाई खिदमतगारांना मिळालेला होता अशा क्षेत्रात शिस्तशीर संघटनेचे भरघोस पीक येत पाहून व त्यात रस्त्रसणारे राष्ट्रीयत्वाचे तेज दृष्टोत्पत्तीस येऊन सरकारचे धाबे धनान गेले लाल डगलेवाल्यांच्या शांततामय अहिंसावादी धोरणावर सरकारचा विश्वास असेल असे मला वाटत नाही परंतु तसा विश्वास असता तरीही सरकारला त्यांच्या चळवळीची भीती वाटल्यापासून राहती ना सरकारचे चित्त बेचेन व्हावे अशाच प्रकारची जागृत व सुप्त शक्ती त्या संघटनेच्या ठाई होती या प्रचंड चळवळीचे नेते म्हणजे अब्दुल गफार खान त्यांना फक्र ई पठाण म्हणजे पठाणांचा अभिमान अथवा गांधी ई सरहद्द म्हणजे सरहद्द गांधी असे संबोधण्यातही आपल्या धीम्या व चिकाटीच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी विलक्षण लोकप्रियता संपादन केली होती सरकारच्या दडपशाहीमुळे त्यांचे धैर्य अनुमात्र खचली नाही नेहमीच्या अर्थाने त्यांना उत्सद्दी म्हणता येणार नाही कारण राजकारणातील डॉपेज अथवा कारवाया त्यांच्या परिचयाच्या नव्हत्या शरीराने जसे ते सरळ तसे ते मनानेही सरळ आहेत अवडंबर अथवा पाल्हाळ त्यांना ठीट आहे हिंदुस्थानबरोबर सरद्ध प्रांतालाही स्वातंत्र्य लाभावे ही त्यांची इच्छा परंतु राज्यघटना अथवा कायदेशीर भाषा या विषयातले ते मर्मज्ञ नाहीत आणि त्या विषयात त्यांना गोड़ी वाटत नाही कोणतीही गोष्ट साध्य करून घ्यावायची असेल तर कर्म आचरले पाहिजे चढाई केली पाहिजे एवढेच ते जाणतात गांधीजींनी शांतता चढाई कशी करावी हे दाखवून दिले होतेच तो मार्ग अब्दुल गफारखांना पटला पण चढाई करावायची तर संघटना हवी म्हणून ते संघटनेच्या उद्योगाला लागले संघटनेचे नियम करण्याची विशेष विकिरी न करता त्यांनी संघटनेला सुरुवात केली व त्यात त्यांना अपूर्वा असे यशही मिळाले गांधीजींविषयी त्यांना फार आदर्भ वाटतो प्रथम प्रथम लाजारूपणामुळे व अंच्यानम्रतेमुळे ते गांधीजींपासून दूरदूरच राहात नंतर अनेक गोष्टींची चर्चा करता करता त्यांचा संबंध वाढत गेला आपल्यापैकी पुष्कळांना न पटलेले अहिंसेचे शास्त्र या पठाणग्रस्ताला मान्य व्हावे हे मोठे आश्चर्य आहे त्या तत्वावर त्यांची श्रद्धा बसली म्हणूनच जुलूमाची पवा न करता अहिंसा पानाची शिकवणूक आपल्या लोकांना देणे त्यांना शक्य झाले सरहद्द प्रांतातील लोकांनी आपल्या डोक्यातील हिंसामय विचारांचे पूर्ण निर्मूलन केले आहे असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल कोणत्याच प्रांतातील लोकांबद्दल असे विधान करता येणार नाही कारण भावनेच्या लाटेबरोबर जनता हेलकावे खात असते अशी एखादी लाट उसळली म्हणजे जनसमुदाय कसा वागेल याबद्दल भविष्य करणे शक्य नाही तथापि सरहद्दीवरील लोकांनी एकोणीशे तीस झाली जी शिस्त ती आश्चयजनक होती यात शंकाच नाही सरकारी अधिकारी व आमचे काही बुजरे देशबांधव सरद्द गांधीकडे साशंक नजरेने पाहत असतात त्यांच्या शब्दावर या लोकांचा विश्वास बसत नाही या गृहस्थाचे काहीतरी खोल कारस्थान असावे असे त्यांना वाटते परंतु गेल्या काही वर्षात खुदाई खिदमतगारांशी काँग्रेसचे दाट संबंध जुळून आले असून परस्परांबद्दल एकमेकांना आदर वाटू लागला आहे काँग्रेस कार्यकर्त्यात अब्दुल गफार खान यांच्याबद्दल पुष्कळच प्रेम असत आहे परंतु केवळ वैयक्तिक सहकारी एवढ्या एकाच दृष्टीने त्यांना महत्व आलेले नाही आमच्या राष्ट्रीय लढ्याचे शूर दुर्दमनीय सैनिक बांधवांच्या त्यागाचे व धर्याचे ते एक प्रतिक होऊन बसले आहे। अब्दुल गफार खान यांचे नावही माझ्या काणी आले नव्हते तेव्हापासून मी त्यांच्या बंधूंना म्हणजे डॉक्टर खान साहेब यांना ओळखतो आहे। मी केम्ब्रिज इथं असताना ते लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयात शिक्षण घेत होते नंतर इनर टेम्पलमध्ये बॅरिस्ट्रीच्या मेजवाण्या मी जोडत असता माझी व त्यांची चांगलीच गट्टी जमली मी हिंदुस्थानात आल्यानंतर बरीच वर्षापर्यंत ते लंडनमध्येच राहिले होते लढाईच्या काळात त्यांनी सरकारी नोकरीही केली त्यानंतर त्यांची माझी गाठ पडली ती नैनीच्या तुरुंगात लाल डगलेवाले काँग्रेसशी सहकार्याने वागत परंतु त्यांची संघटना मात्र पृथक होती या दोन्ही संस्थांचा दुवा साधून देणारी व्यक्ती म्हणजे अब्दुल गफार खान होते एकोणीसशे एकतीसच्या उन्हाळ्यात वर्किंग कमिटीमध्ये खल होऊन लाल डगलेवाल्यांची चवळ सर्वा, काँग्रेसच्या चवळीत समाविष्ट झाली कराची काँग्रेस उरकली की लगेच रद्द प्रांतात जावे अशी गांधीजींची इच्छा होती पण सरकारला ही गोष्ट पसंत पडली नाही नंतर जेव्हा जेव्हा सरकारी अधिकारी लाल डगलेवाल्यांच्या कृत्यांबद्दल तक्रारी सांगू लागत तेव्हा तेव्हा आपल्याला सरहद्द प्रांतात जाण्याची परवानगी मिळावी अशी आग्रहाची विनंती गांधीजी करीत असत सरहद प्रांतात जाण्याचा मी बेत केला त्यालाही सरकारकडून हरकत झाली पण समेट झालेला असल्यामुळे सरकारच्या जाहीर इच्छेविरुद्ध सरहद्द प्रांतात जाऊ नये असे मत पडले याव्यतिरिक्त वर्किंग कमिटीपुढील दुसरा प्रश्न म्हणजे जातीसंबंधीचा तो जुनाच होता म्हणा परंतु विलक्षण स्वरूपात तो पुन्हा पुन्हा उद्भवत असेल मंडलाकार परिषदेमुळे त्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले ब्रिटिश सरकार या प्रश्नाला अग्रस्थानी बसवणार व त्यांना सर्वात अधिक महत्त्व देणार ही गोष्ट उघडच दिसत होती जातींच्या व गटांच्या प्रश्नांना महत्व चढावे याच धोरणांनी परिषदेच्या सदस्यांची नेमणूक सरकारकडून झाली होती सर्वसामान्य हिताच्या प्रश्नापेक्षा या मतभेदावर सदस्यांनी अधिक जोर द्यावा हे सरकारला हवे होते राष्ट्रीय वृत्तीच्या मुसलमानांपैकी कोणाचीही निवड करण्याचे सरकारने साफ नाकारले अगदी सुरुवातीपासूनच जातीय प्रश्नांच्या जाळ्यात परिषद गुरफटून पडली तर मुख्य राजकीय व आर्थिक प्रश्न बाजूला राहतील अशी गांधीजींना जास्ती वाटत होती मग परिषदेला जाऊन काही फायदा होण्यासारखा नव्हता म्हणून दोन पक्षांमध्ये जातीय प्रश्नाबाबत काहीतरी तडजोड झाल्यानंतर आपण परिषदेसाठी निघावे अशी सूचना गांधीजींनी वर्किंग कमिटीपुढे मांडली परिस्थितीचे निदान त्यांनी अचूक केले होते पण वर्किंग कमिटीने त्यांची सूचना मान्य करून जातीय प्रश्न आम्हाला मिटविता आला नाही म्हणून त्यांनी जाण्याचे नाकारू असा निकाल दिला जातीय तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्नही वर्किंग कमिटीने करून पाहिला पण त्यात फारसे यश आले नाही हे आमच्यापुढील प्रमुख प्रश्न इतर अनेक किरकोळ बाबीही होत्याच स्थानिक अधिकाऱ्यांनी दिल्ली समेटाचा भंग केल्याबद्दलच्या अनेक तक्रारी आमच्याकडे सारख्या सा। येत असत यापैकी विशेष महत्वाच्या तक्रारी आम्ही सरकारकडे पाठवून देत होतो त्यावर काँग्रेसवाल्यांनीच समेट मोडला आहे असे उलट आरोप सरकारतर्फे करण्यात येत हे आरोप प्रत्यारोप पुढे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले सरकारचे व काँग्रेसचे संबंध दृढतर करण्याच्या कामी या घासाघीशीचा उपयोग झाला नाही हे सांगणे नकोच बारीक सारी गोष्टीवरून चाललेली ही घासाघीस वास्तविक विशेष महत्वाची नव्हती परंतु त्यावरून एका मूलगामी विरोधाचे निदर्शन होत असल्याकारणाने तिला महत्व आले होते तो मूलगामी विरोध काही व्यक्तींनी निर्माण केला होता असेही नव्हे राष्ट्रीय चळवळीतून व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनातील विषमतेतून तो निर्माण झालेला असून समाजात अमूळाग्र फरक घडवून आणल्याशिवाय तो उन्मूलन होणे फार काय सौम्य होणे देखील अशक्य होते आमच्यातील वरिष्ठ मध्यम वर्गाला आपल्या सामर्थ्याचा वापर व वा विकास करण्यासाठी संधी पाहिजे होती म्हणून राष्ट्रीय चळवळीचे देवक बसले राष्ट्रीय चळवळीच्या बुडाशी राजकीय व आर्थिक प्रेरणांची शक्ती होतीच फैलावता फैलावता ती कनिष्ठ मध्यम वर्गापर्यंत पोचून देशातील एक सामर्थ्यवान संस्था बनली आपला अत्यंत विकारा जीवनक्रम चालवणेसुद्धा ज्यांना दिवसेंदिवस अशक्य होत चालले होते अशा जनतेतही राष्ट्रीय चळवळीच्या निनादाने जागृती होऊ लागली पूर्वीचे स्वयंपूर्ण आर्थिक जीवन खेडेगावातून केव्हाच नष्ट झाले होते अंशतः सरकारी धोरणामुळे व विशेषतः यंत्रसामर्थ्याशी स्पर्धा करणे शक्य नसल्यामुळे जोडधंदे साप बुडाले होते त्यामुळे अधिकाधिक पोटांचा भार जमिनीवर पडू लागला हा भार देशातील उद्योगधंद्यामुळे हलका व्हावायचा पण येथील उद्योगधंद्यांची वाढ फारच आस्ते कदम होत होती असली गाफील व साधनहीन शेतकरी जनता जगाच्या समुद्रासारख्या बाजारात खेचली जाऊन तेथे ती हिलकावे खास राहिली जागतिक बाजारात स्पर्धा करता उत्पादन पद्धती जमीनदानाची पद्धती वगैरेतील दोषांमुळे विशेष स्ुपाच्या सुधारणा करणे अशक्य झाले व कुळे व जमीनदार दोघेही घसरगोंडीला लागले आपले ओझे कुळांच्या पाठीवर सरकवण्याचा प्रयत्न जमीनदार करू लागला कुळे व छोटे जमीनदार जसजसे दरिद्री होऊ लागले तसतसे ते राष्ट्रीय चळवळीकडे आकर्षित होत गेले ज्या शेतमजरांपाशी मालकीचा अरसा जमिनीचा टिजबळ तुकडा देखील राहिला नव्हता ते सुद्धा राष्ट्रीय चळवळीत लक्ष घालू लागले स्वराज्य आले की आपल्या टाळूवरील बोजा हलका होईल व आपल्यासारख्या भनअंगाना जमीचा तुकडा तरी मिळेल अशी त्यांची कल्पना होती पण या वर्गाच्या इच्छा शेतकरी अथवा मध्यमवर्गातील राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या तोंडून खणखणीत शब्दात उमटत नसत सुरुवातीला पुढाऱ्यांना कल्पना आली नाही पण एकोणीशे तीसच्या कायदेभंगाच्या चळवळीचा सांदा जागतिक मंदीशी जुळून गेला होता या मंदीचा तडाखा शेतकऱ्यांच्या तोंडावर बसल्याकारणाने ते कायदेभंगाकडे व काँग्रेसकडे वळले लंडनमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी इतर ठिकाणी एखादी सुंदर राज्यघटना तयार झाली काय अथवा न झाली काय देहातील जनतेला त्याची सोहे सुतक बाळगण्याचे कारण नव्हते त्यांना जमीन वाहिनीच्या पद्धतीत व विशेषतः जमीनदारी प्रांतातील पद्धतीत अमूलाग्र फेरबदल झाला तर पाहिजे होता वास्तविक जमीनदारी पद्धती निरुपयोगी झाली असून तिच्यामध्ये काहीही त्राण उरलेले नव्हते तथापि या पद्धतीमध्ये विशेष रुपाचे फेरबदल करण्याचे धाडस ब्रिटिश सरकारच्या हातून होणे शक्य नव्हते शेतकरीसंबंधी चौकशी करण्याकरता रॉयल कमिशनची नेमणूक झाली तेथे देखील त्यांनी जमिनीच्या मालकीसंबंधी व जमिनीच्या वहितीसंबंधी चर्चा करू नये असा निर्बंध त्यांच्यावर घालण्यात आला होता तात्पर्य हे की हिंदुस्थानातील परिस्थिती विरोधाची बिजी असल्यामुळे केवळ गोड शब्द बोलून अगर तडजोडी करून तो नाहीसा होण्याचा संभव नव्हता जमिनीच्या मृत प्रश्नाचा निकाल लागल्यानंतरच तो सुटला असता पण अशा तऱ्हेचा निकाल ब्रिटिश सरकारमार्फत लागेल ही गोष्ट सर्वस्वी असंभवनीय होती तात्कालिक उपाययोजनांच्या योगाने काही काळ कमी हाल होत दडपशाहीचा सोटा उगारला तर लोक घाबरून गप्प बसत व त्यांची आरडाओरड बंद होईल पण मूळ प्रश्न मात्र तसाच राहून जात असे ब्रिटिश सरकारची अशी कल्पना आहे की हिंदुस्थानातील सर्व धामधुमीला ही चळवळ लोककारणीभूत आहे ही अगदीच बालिश कल्पना आहे गेली पंधरा वर्ष हिंदुस्थानला असा एक थोर पुढारी लाभला आहे की ज्याने हिंदी जनतेची मने प्रेमाच्या धाग्याने बद्ध करून टाकली असून जो आपल्या इच्छेप्रमाणे अनेक बाबतीत जनतेला हलवून सोडत आहे विद्यमान इतिहासात त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे पण जी जनता त्याच्यामागून डोळे मिटून गेली तिचे महत्व त्या पुडाऱ्यांपेक्षा फार अधिक आहे चळवळीच्या रंगभूमीवरील मुख्य कामे या जनसमुदायानेच पार पाडली प्रभावी अशा ऐतिहासिक प्रेरणा पडद्याआडून जनतेला खेळवत होत्या त्या प्रेरणांमुळेच आपल्या पुडाऱ्याचे शब्द ऐकून घेण्याची जनतेची मानसिक तयारी झाली या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे व राजकीय आणि सामाजिक प्रेरणांचे सहाय्य मिळाले नसते तर कोणत्याही पुडाऱ्याला अथवा चळवळीला जनतेस कार्यप्रवृत्त करणे शक्य झाले नसते गांधीजींचा मुख्य गुण हाच घी जनतेची नाडी त्यांना बरोबर ओळखता येत असे व विकासाला आणि कार्याला अनुकूल अशी परिस्थिती केव्हा उत्पन्न झाली आहे हे ते अजूकपणे टाळत असत देशातील वाढत्या सामाजिक आंदोलनाशी एकोणीशे तीस सालची चवळ सा। काही काळ संवादी झाल्यामुळे तिला वास्तवता प्राप्त होऊन तिच्यात अपूर्वाचे सामर्थ्य संचारले आधुनिक स्वातंत्र्येचु तरणीप्रमाणे इतिहासाच्या हातात हात घालून ती जणू काही चालत होती काँग्रेस दौराच राष्ट्रीय चवळ प्रकट होत असल्याकारणाने तिच्या सामर्थ्याबरोबरच व सत्तेबरोबर काँग्रेसची प्रतिष्ठाही वाढली या प्रसिद्धीचे स्वरूप अस्पष्ट अननुमेय अव्याख्य असे असेल असे। पण प्रतिष्ठा वाढत होती हे त्रिवार सत्य शेतकरी काँग्रेसमध्ये आला व तिची शक्ती वाढली मुख्यतः कनिष्ठ मध्यमवर्गीय जनतेतूनच काँग्रेसमधे करोड सैनिकांचा भरणा झाला व गडबडून गेलेले वरिष्ठ वर्गातील लोकही काँग्रेसची शक्य ठेवणे बरे असे म्हणून वागू लागले काँग्रेसनं सांगितल्याप्रमाणे बहुतेक कापड किरण्यानी प्रतिज्ञा लिहून दिल्या व काँग्रेसचे रोष होईल असं कृत्य करण्याची त्यांना धाकधुक वाटू लागली तिकडे मंडलाकार परिषदेत कायद्याचा मऊ किस काढत बडी धेंडे बसली असता हळूहळू नकळतपणे सत्तेचा ओघ काँग्रेसकडे वाहत चालला आहे असे दृश्य दिसू लागले दिल्ली समिटानंतर हे दृश्य अधिकच स्पष्ट झाली त्याला एकोणीशे तीस सालच घडून आलखा प्रसंगच कारणीभूत झाले होते शब्दबंबा व्याख्यानबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असे म्हणता येणार नाही कारण काँग्रेस पुढाऱ्यांना आपल्या पुढील अडचणींची व संघटांची पूर्ण कल्पना होती व ती झाकूंना ठेवण्याची खबरदारीही घेत असत देशा दोन सरकारे निर्माण होऊ घातली आहेत या कल्पनेचा फैलाव होत चलेला पाहून ब्रिटिश शासनांना चीड येणे साहजिक होते शासनदंड सर्वस्वी सरकारच्या हाती असल्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात या कल्पनेला आधार सापडत नसला तरी जनतेच्या मनात तसे विचार डोकवू लागले होते हे अगदी निसंशय बेजबाबदार हुकुमशाही सरकारला ही परिस्थिती खपली नाही चार दोन खेड्यात झालेली भाषणी अगर निघालेल्या मिरवणुकी यांच्यावर त्यांचा खरा रोष नसून हे जे खाजरे वातावरण पसरत चालले होते त्यामुळे त्यांच्या अंगाचा भडका उडत असे त्यामुळे झगडा होणे क्रमप्राप्त झाले होते सरकारला राजी राखावे म्हणून आपल्या पोटात सुरी खुपसून हराकिरी करण्यास काँग्रेस तरी का तयार होईल हे सत्ताद्वंदाचे वातावरण सरकारला मुळीच मानवेना त्यांनी काँग्रेसला भरडून काढण्याचा चंग बांधला काहीही करून गांधीजींना लंडन इथं न्यावायचेच असा सरकारचा ठाम निश्चित झालेला असावा इकडे कलह बावनेच्या ज्वाला प्रज्वलित होत होत्या सरकारच्या बाजूनी बेमोरवत वाढत होती दिल्ली समेड्यानंतर लॉर्ड आर्विनच्या जागी लॉर्ड विलिंगडन वायुसराय होऊन हु। नवा वायूसराय मोठा कडक आहे तो चळवळी मांडणाऱ्या ग्रहस्थ नव्हे वगैरे दंतगता पिकू लागल्या तत्वदृष्ट्या विचार न करता व्यक्तिदृष्ट्या विचार करण्याची नक्स्त सवय आमच्यातील पुष्क राजकीय कार्यकर्त्यांना जडलि आहा वायुसरायच्या जागी जी कोण व्यक्ती बसली अस्विवर ब्रिटिश साम्राज्यशाहीचे मुख्य धोरण थोडस अवलंबून असत कोण वायसराय आला व कोण गेला ही गोष्ट मतलबाची नाही परिस्थिती बदलत जाईल तसे सरकारी धोरण हलके हलके बदलत जाते ही कडी महत्वाची गोष्ट आहे काँग्रेसशी समेट व वाटाघाटे झाल्या ही गोष्ट सिव्हिल सर्व्हिसमधील लोकांना पसंत पडली नव्हती बरोबरीने वागल्यामुळे काँग्रेस व वा गांधीजी यांच्या प्रतिष्ठेत व सामर्थ्यात आपरहून भर टाकले आता तरी त्यांचा नक्षा चार अंघोळे उतरलाच पाहिजे असे त्यांना वाटत होते ही कल्पना अर्थातच निखाळ अस्मूर्तपणाची होती परंतु हिंदी सिव्हिल सर्व्हिसमध्ये कल्पना नाविण्याचे जरा दुर्भिक्षस आहे ते काहीही असो सरकारने ओट दाबून मुठी वळण्यास सुरुवात केली होती खरे जणू काही जुन्या धर्मप्रवर्तकाच्या भाषेत ते काँग्रेसला बजावत होते की माझा माझ्या दादांचा लत्ता प्रहारात जितका जोर नव्हता तितका माझा दोन बोटांच्या चपराकीत आहे तुझ्या अंगावर आसूड उडून ते थांबले असतील पण मी तुझ्या अंगाला इंगळ्या डस्टविन सोडणार नाही पण हा यमपुरीचा खेळ सुरु तथापि अवकाश होता मंडलाकार परिषदेसाठी शक्य काँग्रेसचा प्रतिनिधी मिळविण्याचे प्रयत्न चालू होते दोन वेळा सिमलेला जाऊन गांधीजींनी व्हायुसराय व इतर अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली बंगाल व्यतिरिक्त सरकारच्या घशात खवखवत असणारे दोन प्रश्न म्हणजे एक लाल डगलेवाल्यांचा व वा दुसरा संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांचा त्याविषयी सुद्धा उहापोह झाला सिमल्याहून गांधीजींनी मला बोलावणे पाठविले म्हणून तेथे जाऊन मी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आमची चर्चा संयुक्त प्रांतातील प्रश्नापूरतीच मर्यादित होती आम्ही अगदी दिलखुलास करून बोललो वर्कर्णी आरोप प्रत्यारोपांच्या तळाशी दडलेल्या विरोधांविषयी सुद्धा तिलणे चालणे झाले एकोणीशे तीसच्या फेब्रुवारीमध्ये सरकारची अशी संगीन तयारी होती की अधिकात अधिक म्हणजे तीन महिन्यांच्या आत कायदेभंगाची चवळ सरकारला पाळामुळांसकट नांगरून काढता आली असती असं मला सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले दडपशाहीचारे यंत्र जाय्यत तयार होत एक झटका दिला एक कळ दाबणी यंत्र सुरू पण जबरदस्तीपेक्षा सामोपचारने समट झालं तर पाहावा म्हणून परस्पर वाटाघाटी सुरु करण्यात आल्या आपसात मिटले नाही तर वरवंटा होताच हाताशी आम्ही सुदे चाललो नाही तर कदाचित लवकरच तो दडपशाहीचा नांगर सुरू करावा लागेल असा इशाराही मला देण्यात आला अर्थात ही सर्व बोलणी सौजन्याची व प्रांजलपणाची होती परंतु कसंही बोलले आणि कसंही चालले तरी झुंज टळत नाही ही गोष्ट दोन्ही पक्षांना कळून चुकली होती दुसऱ्या एका बड्या काँग्रेसची पाठ थोपटली त्यावेळी आम्ही राजकारणाव्यतिरिक्त अधिक विस्तृत प्रश्नांची चर्चा करीत होतो राजकारण सोडले तरी इतर बाबतीत काँग्रेसनं हिंदुस्तानचे फार कल्याण केले आहे असं तिणाले हिंदी लोकांमध्ये संघटना कौशल्य नाही असा आरोप सदोदित करण्यात येत असे पण एकोणीशे तीस साली इतक्या अडचणी व इतका विरोध असताही काँग्रेसने जी संघटना केली ती आश्चर्यजनक होती असं ती म्हणाले गांधीजी पहिल्या खेफेला शिमल्यास गेले तेव्हा मंडलाकार परिषदेला जाणी जाण्याचा प्रश्न असाच अनिर्णित राहिला होता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ते दुसऱ्यांदा सिमल्यास गेले तेव्हा काहीतरी निर्णय करणे बागच होते पण हिंदुस्थान सोडून जाण्यास त्यांचे मद्यापी तयार होईना कारण बंगा संयुक्त प्रांत व सरहद्द प्रांत या ठिकाणी वादळ होणार नाही अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती सर ते शेवटी उभय पक्षांना मान्य असा मसुदा एकदाचा तयार झाला व तो एका पत्रकात नमूद होऊन काही पत्रोत्तरीही झाली मंडलाकार परिषदेचे प्रतिनिधी ज्या बोटींनी निघणार होते त्या बोटींनी गांधीजींना जाता यावे म्हणून अगदी शेवटच्या क्षणी मसुदा तयार करण्यात आला तसंही मंडळे तर शेवटचा उलटून गेला होता कारण सिमल्याहून निघणारी शेवटची गाडी आधीच निघून गेली होती पण सिमला ते कालकावपर्यंत खास गाडीची व्यवस्था करण्यात येऊन गांधीजींना पुढील गाडी गाठता यावी म्हणून इतर गाड्यांची खोटी करण्यात आली मी गांधीजींबरोबर सिमल्याहून मुंबईपर्यंत गेलो ऑगस्ट अखेरीला एके दिवशी सकाळी त्यांना निरोप दिला पश्चिम समुद्राकडे नाळ फिरवून बोटीचे पंखे पाणी कापू लागले त्यावेळी स्वच्छ होऊन पडले होते त्यानंतर दोन वर्ष मला गांधीजींचे दर्शन झाले नाही